शुक्राचार शुक्राचार्य महाराजांनी शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केला सगळ्या कोण्याही पुराणात दैत्य इतके जिद्दी लोक आहेत दैत्य जबानीचे इतके पक्के आहेत की ते बार बार जबाण फिरवत नाहीत एकदा बोलले की बोलले एकदा तपश्चर्याला बसले की बसले बसायचे नाही आधी पण बसले की त्यांच्या इतका कट्टर कोणी बसायचा नाही हा दहा हजार वर्ष तपा करतो हे ऐकायला किती गोड आहे सांगायला त्याच्या किती वेळ मांडी बदलतो किती वेळ इकडचा तिकडे होतो किती वेळ इकडे तिकडे आधार घेतो हे त्याला बसताना कळतो परंतु पोथीवाले सटक्यात घेऊन टाकतात दहा हजार एका जागी नुसता लाकडासारखा स्थिर बसला दगड़ साराला भगवान आशुतोष शंकर प्रसन्न लसन्न दर्शन प्रसन्न बोबर वरदान देने करता आए अंगा वारूण कुटल हो योगाप्ति अनुष्ठान ही रस्त्या धूल उड़ता उड़ता अंगा वेप तैयार वावा कीटक मुंगे घर कर तरी हप चाल है। गयला, एक, गयला दोनी है एक मुंगी डसली है है। तर मुंगीत नहीं करता है का नाक कि गेरा बसता का गपचूप गेर का? काना कि गल तो गपचूप बसता पिछड़ काफा करो त्याला भगवान मिळत असतो एक चतुर्थी चंद्रोदयापर्यंत राहायची मारामार काही <laughs> काही सांगतात आम्हाला ते निभतच नाही म्हणे तितका दम धरवत नाही चंद्राने तुमच्या करता आधी निघायचं काना प्रकारच नाना प्रकार मु चेष्टा कराय करता बसलो किंवा वाईट सांगाय करता बसलो असं नाही विषय निघाला म्हणजे वाईट वाटत कि काय चाललंय काय आपण करतो, करतो। और और ते काय करतो आपणाला एका देवावर भरसा नाही हे पहिली अडचण आहे ज्याच्यावर कुणावर भरसा आहे तो जिवंत नाही ही दुसरी अडचण आहे त्याला काय कळते ते तर नुसतं त्याकडे मूर्ती आहे त्याला काय कळते हे त्या देवाला तामणात काढून घेऊन सगळ्या अूर्काच्या गप्पा करत बसतो ते देव तिथं बसलाच आहे याचा गौमुखीच हात आहे खरं खरं खरं माळा फिरवतोय ही माळा तुटल्या माहित नाही काय म्हणतो यालाही कळत नाही त्याला तर कळतच नाही त्याच्या तर कानावर कधी जन्मा जप जातच नाही परंतु चाललाय पण याचा दोन तास त्या गौमुखीतून हात काढायचा नाही हा नियम आहे का ही एक अडचण दुसरी कोणता उपास केला म्हणजे कोणता देव प्रसन्न होईल याचा नियम नाही वार दुर्दैवाला सातच आहेत जास्त असते तर ते केले असते पण वारच नाही दा जास्तीचे त्याच्यामुळे कोणी म्हणतो मंगळवार आहे कोणी म्हणतो गुरुवार आहे कोणी म्हणतो शनिवार आहे आधी वार थक्कम करायचे कोणालाच न विचारता करायचे आपल्यालाच वाटलं म्हणून करायचे कोणा पुस्तकात वाचलं म्हणून करायचे कोणीतरी सांगितलं म्हणून करायचे त्याचे संकल्प नाही त्याच विधान नाही काय नाही काय पण करायचे म्हणजे काय करायचे एकदा केला तरी जेवायच आणि एकदा खिचडी खायची आता त्या शनीला काय गरज आहे का याच्याकडे लक्ष द्यायचे शनिवार केला म्हणजे एकदा जेवला दुपारी सोडला मोडला तुरा कोणी ब्रह्मदेव तयार केलं सोडायला अरे वार कसा कशाला वार म्हणतात हे तुला कळलं कावी सूर्योदय मारभ्य सूर्योदय पर्यंत वार एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदया पर्यंत चोवीस घंटे म्हणजे एक वाघ शनिवार तू पाहिजे सुटला रविवार लागलाच नाही तर शनिवार सुटला कसा नाही म्हणजे मी सोडला सोडला तुला कोणी ज्योतिषशास्त्राचा पंडित केलं तू सोडलं म्हणजे काय केलं कसंच मंगळ असाच गुरुवार हे सगळं सारखंच त्याच्यात काही नाही मै संध्या पिशवी मोक होता मेची खा तरी इत करो इतना जप का इतका जप के एक जना कबीरा विचाराज तुम्हें नेमी संगता जप करा जप करा कह कबीरा ना गबीर म्हणतात राम राम रटते राव हेही तुम्हाला किती वेळ मोर्या मोर्या करून तो पर्यंत कि जे सूर पकडलं तिथला कान हलवता आलवता स्थिर झाला पाहिजे आणि केव्हा माझं नाव घेतो म्हणून लढाईतून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे असं गजानन गजानन म्हणा त्या दिवशी काम होईल तो पर्यंत काम होईल पण याचा इकडे चांगला आहे माळा तोडतोय काही तो तो करतोय <laughs> काय जरूर काय परमात्मा तुमच्याकडे लक्ष द्यायची गोष्ट करावा तेव्हा काम होईल तोपर्यंत काय व्हायचं नाही तुम्ही किती माळा जपल्या याला महत्व नाही किती स्तोत्र पाठ म्हटले याला महत्व नाही कस म्हटलं याला महत्व त्याच्याशी समरा किती त्याची स्तुती केली याला महत्व आहे तुम्ही तिथे किती वेळ लुडबुड करत होता याला महत्व नाही पण ते काही पटायची परिस्थिती नाही अवस्था आहे हा दैत्यराज अनुष्ठान करत बसला आहे परमात्मा शंकराज अजक चालला आहे आशुतोष प्रसन्न झाले आहेत सगळ्या परिवारासह आले आहेत याच्या अंगावर पाणी शिंपडतात सामर्थ्यवान हो स्वस्थ हो दंडवत प्रणाम केला नाना प्रकारची स्तुती केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले मला पूर्वी मागा काय पाठी महाराज जे काही पंचमहाभूतात पासून आणि सत्वनाच्या तम या अष्टी पासून निर्माण झालं असेल माझा मृत्यू नसावा भगवान शंकर कथा असतो इतर मोठा कथा असतो आता काय आता तर शंकरानंतर मीच दुसरा यांना सुद्धा नाव आहे आता यांच्या हाताने माझा मृत्यू नाही आता मला कोण मारणार आहे त्या क्षणी ते क्षणात झालं पाहिजे भगवान शंकर वरचा तथा आणि आरोग्यांच्या प्रयत्न आहे नेहमी आरोग्य असतो हे कोणताही रोग नसला पाहिजे ओकता येतो गाडी सगळे अत्युत्तम आहे परंतु याला उठून बसता आलं पाहिजे कि नाही त्याच्यात जाऊ याला जो दोन माणसं उचलून आम्ही त्या गाडी ठेवत असतील तर ती किती चांगली असली गाडी तर करणार काय त्याच म्हणून आरोग्य असलं पाहिजे आणि हे तिन्ही भर मिळाले हे मिळाल्यानंतर दैत्य करता अर्थ झाले सगळ्या दैत्यांना हेच भर मिळाले आणि सगळ्यांची सारखीच पद्धत आहे वरदान मिलाया बोबर दरी ये नीवन हो ते है तो इताना ते घरातला जशे तसे पूजा पाठ जपतप कर मुका जनता मदद कर जो पोरगा स्नान संध्या करत असेल आईबाब त्याच्या ना ओरडतात लोक का संध्या मग कर संध्या मग कर का माहितच नाही त्या संध्याचं महत्वच माहित नाही त्या गायत्रीच प्रेम नाही ती गायत्री काय आहे याची कल्पना नाही आणि म्हणून हे असं दुर्दैव आहे त्या माणसाच्या तपाश्चर्येनं घरच्या माणसाचं वय तर वाढतच आरोग्य वाढत बुद्धी वाढते वैभव वाढतं सगळं काही वाटत असं मला सांगायचं असं नाही भगवंताचा उपासक नेहमी कर्मशील असतोच जो कर्म सोडून देऊन असतो त्याला भगवंताचा उपासक म्हणतच नाही उपासना करताना उपासनेचे जे अंग आहेत ते करावे उपाचक मन तो निष्क्रिय नशा की आसक्ति तो मूर्ख नी सोन सारने घर तिजोरी सोन फेकू दे रिजोरी नहीं देवत मी सोनशी पाव सारा गरज नहीं पर बोलती प्रमाण वरदान मिला स्वागत करना स्वाभाविक विजयाच स्वागत होताजया स्वागत को विजयी वीरा च स्वागत नक मटल तरी सी दुनिया अपोआपच करते निवडणुकीत निवडून आला की त्याचा आपो हार आपोआपच आपोआपच रडावं लागतं गपचुपरा चालली आहे या तंत्राप्रमाणे याच मोठं स्वागत वगैरे झालं चार दिवसानंतर एका उत्तम दैत्याने आपली एक मुलगी यांना दिली आता एवढा मोठा माणूस आणखीन दुसरा जावाही कोण सापडणार राजाचा सम्राटाचा तो सासरा आता त्याला एखाद मोठं मंत्रीपद मिळणं काय कठीण आहे सहजच आपोआप जमलो असतात राजकारणी हो लोकांच्या जीवनात सगळेच लग्न उपभोगा करताच असतात असं नाही त्याच्यात काही राजकारणही असतात आणि त्याप्रमाणे कुणाला चार कोणाला पाचदायका असतात आणि ते सगळे बहुतांचे लोक आपले असावेत निदान दुश्मन तरी नसावेत पोरी करता तरी प्रेम राजे त्या पुष्क लग्न कर विषय प्रिय रा दो मच्छरा हो दोन मुल काही दिवसानंतर काही मंत्रिमंडळांनी सांगितलं कि महाराज अशी स्वस्त किती दिवस बसला अहो जशी एखादी स्त्री नवऱ्या दिसते आणि तिच्या अंगावर जर चार बायकोच्या अंगावर अलं बर दिसत नाही आणि श्रीमंताची बायको म्हणून ती जर दरित्री राहत असेल तर याला श्रीमंत म्हणत नसतात म्हणून आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन म्हणून बायकोच्या अंगावर चार दागिने घालण्याची परंपरा आहे नवऱ्याच मोठेपण वाढण्याकरता बायकोच्या अंगावर दागिने असतात कारण याला गोट पाटल्या काही घालता येत नाही याला काही बांगड्या घालून फिरता येत नाही त्याच्यामुळे नाईलाच आहे हे सगळं बायकोच्या अंगावर चढवायचं पण तिच्या आहे म्हणते याच्याच आहे असा त्याचा अर्थ आहे या तंत्राप्रमाणे सगळं घरचा बायको वाढलं आणि बाकीचे लोक म्हणू लागले राजन जशी ती सुंदर स्त्री नवऱ्याच्या साह्याने असले म्हणजे चांगली दिसते त्याप्रमाणे उपभोग घेतले तर मिळालेले माझी आई मला तू इंद्राचा मुलगा आहेस देवपुत्र आहेस तू उदन करू नकोस आईलाच आहे माझा त्या सैत्याने सगळं तुम्ही तु आमच्याच कडे राहा असे कितीतरी भारताचे बुजुर्वाने लेकर पाता बार ने संगित आम कह अमेरिके वगैरह राहले तिकारहादेव सैत्या आज पता कबूल सगला पैसा सगल युद्ध साहित्य जरी हा समोर भारतीय है अमेरिके मग युद्ध साहित्य द्रव्यू मोटे अधिकारी सारा उपयोग करोथीत को सगै पोत एक सारे सग पता में मदद के लिए आता पाता एक पाता संबंध है बाकी पाता मनुष्य नहीं जस खाल स्वर्गा तरते पुष्क लोक है खाली पुष्क है खाल मध्य सात प्रसिद्ध है वरिया लोक मधले सात प्रसिद्ध है भूहू भू सु महा जनहा तपहा सत्या इतपर्यत वरते एक उच्च स्तर है आणि खाले आताल वितल तला आताला, रसा आताला, आताला आता रसा महातल, महा तल असे खाले आहेत त्याच्यातले जे आताल आहे त्याला आता सध्या आपण अमेरिका या आता पाताळातल्या बायका पोथीच्या वेळेपासून आजपर्यंत आपल्याकडे श्रीमंतानी आणायच्या पद्धती आहेत त्याच्यात काही फरक नाही आत्ताचे इतिहास फार मोठे गाजलेले आहेत आपले त्याच्यात महाभारत एक सर्वोपरी गाजलेला इतिहास आहे जी हो या महाभारतातले दोन जे प्रमुख नायक आहेत आणि त्यांच ते सगळं महाभारत श्री कृष्ण चांग्रिचा बाप पुष्कळ वार्ष आमच्याच कडे येऊन थांबला आणि त्याच्या जीवनाचा बहुसंख्य भाग भारतात गेला पण मूर्तिमान जातीय माणूस तो तिकडचा या रशियाचा जो नावाचा प्रकार झाला आहे आधी सगळ्यात पहिलं यांचं नाव होत रिक्ष रिक्षाच झालं रिच रीच झालं रुस आणि रुसचा झाला रशिया हे गंगा मिश्र मिश्र नावाचे एक रामायणावर टीका करणारे महापंडित आहेत त्यांनी केलेलं हे सगळं भाषांतर मी तुम्हाला आत्ता सांगतोय माझ्याबद्दलच काही नाही तर हे जामवंत नावाचे एक महापुरुष रशियाचे होते रशिया आजही स्वतःला पांढरा अस्वल समजतो रशियाच मानचिन्ह आज अस्वल आहे आणि अमेरिका आजही स्वतःला नाग समजते अमेरिकेचं मानचिन्ह सध्या नाग आहे आणि एक नाग कुमारी नंबर दोन चे जे आमचे कथानायक महाराज अर्जुन त्यांची बायको होती तिचं नाव उलुपी ही उलुपी अमेरिकेची कोरबी होती ही नागकन्या होती नागकन्या म्हणजे सर्पिण नव्हती सर्पिणी बरोबर माणसाला संसार करता तो तिला अर्जुनापासून एक पोरगा झाला होता आणि त्याचं नाव काय हिराबाण हो। होत हिराबाण यांना दहा पोरं झाले या जांबुवती पाचव तर जांबुवती म्हणजे काय आस्वली नव्हती का ती माणसाची बाई होती आणि जांबुवंतांनी इथल्या स्त्री लग्न करून ती पोरगी तयार केली होती ती श्री कृष्णाची बायको होती म्हणजे आंतरजाती विवा आंतर आंतर विवाह करण्याच्या पद्धती होत्या पण त्या क्षत्रिया तितका समर्थ असत ब्राह्मण करतच होते वैश्य करत होते शूद्र सगळेच करत होते ज्याच्या मनगटात ताकद असते तो इतिहास बदलत असतो हा परंपरेचा प्रकार आहे अगदी काही नाही अशा हैत्सरासुरा सगले पाता मदद करता देवराज इंद्रा स्वारी होते जिंक जमा सीक इंद्रास महाराज मत्सरासुर स्वतंत्र देव एक वरचा नायक जिंक गो पड़तो कि पण आसनावर असला की बाकीचे सगळे उपचार चालूच राहतात त्याचा फरक काही पडत नाही कुठलाही आलेला माणूस नाही कुठल्या गदारवाला हकालत नाही कुठल्या खालच्या कोणत्याही नौकऱ्याला हकालत नाही ते सगळे आपापल्या आप जागेवर असतात आणि त्यांच्या कृपेनं याच त्या गोष्टीवर बसणं चालू असते याला काहीच माहित नसत परंतु एक मंत्री कुठला तरी आला कि कुठला तरी माणूस मरतो कुठला तरी जन्माला येतो याचे शोक संदेश याचे शुभ संदेश सगळे चालूच असतात याला त्याच नाव गाव सुद्धा माहीत नसत कोण मेला कुठून गेला पण हे खालचा पी ए त्याला माहित असते कोणाकडे पत्र पाठवायचं साहेबाच्या नावच साहेबाला माहितही नसते की आपली सही झाली आहे आणि तो शोक संदेश गेलाय दुसऱ्या दिवशीच कदाचित पेपर पाहिला याच्या लक्षात ओ, ओ, चाले, चाले। संदेश दिला होता संदेश असतात एक सत्य कथा सांगतो तुम्हाला प्रवचन नाही सत्यकथा आमच्या गावात घडलेली माझी माझ्या हाताने घडली आमच्या इथे आरोग्य मंदिर आहे जसं तुमच्या इथे या वरळी काचलला आहे याचीच ती शाखा आहे या विनोबाजी भावेचे अंधू इथे राहतात बाळगोबा भावे त्यांनी तिथे काढलेली ती शाखा आहे त्यांच्याच हाताने त्याच उद्घाटन झालं त्यावेळेला आमच्याकडचे जे आरोग्य मंत्री होते ते आरोग्य मंत्री असल्यामुळं त्यांचा अधिकार मोठा बोलायचा आणि ते भाषणाला उभे राहायचे त्यानं किशात सहा कागद काढले ते कुठल्या सुटी काग्रहाचे होते भगवान झाले का कसा आशा हो। घाटा आशा तो पलंग कसा टाक ना जो तो घर दिन हाथ दाखिल महापुरुष सगे काट वाचा बानोटा बाई कर एका बाजूचा असा कोर धरून ओळला काही नाही तुम्हाला काय वाटतंय का माझ्या खिशात हेच कागद आहेत तर मी, मी वाचणार काय <laughs> अरे तुला आरोग्य मंदिराच्या उद्घाटनाला आणलं आहे शुतिका ग्रहाच्या उद्घाटनाला नाही पण याच्या कोण्या पि याच्या कोण्या खिशामध्ये दडकून दिले ते कागद याने इकडे येताना बोट बदललाच नाही तो घातला तिथला आता जे होते ते टी टाकलं असं झालं तर वास्तविक याला सस्पेंड करावं नाही सस्पेंड नाही झाला तो त्या आरोग्य मंत्र्याचा मुख्यमंत्री झाला आणि त्याला शेंदूर मीच लावला माझं ठराव आहे मला जर पूजेला बोलावलं तर मी त्याला सांगतो बा मी ब्राह्मण आहे हिंदू तर आहे पण मी ब्राह्मण आहे मी शेंदूर लावल्याशिवाय पूजा सांगणार नाही मग तो मुसलमान असला तरी तो गिराणी ये अफगाणी महामंगल महा सुरू अशा आंबेडकराच्या पूजेपर्यंत मी सगळ्याला सांगतो गणपतीच्या पूजेपासून आंबेडकरांत पूजेला बनवलं की पूजेला जायचो परंतु ते माझ्या कोष्टकात बसत असेल तर हे मी त्या उपद्यापात पडत आहे अशा वेळेला गावाचे भिक्षुक याचा भाग घेतले कारण यांच्या खिशात द्यायला काहीच नसते एवढा मोठ्या आला तरी याची खिशारी काहीच असतात बघेर दक्षिणेच आणि सगळे जण सांगतात ते पुंड शास्त्री असतील तर का आणि मग त्यावेळेला माझ्या घरापुढे सोळा सोळा गाड्या असतात सोळा कारण ज्याला आठवण झाली तू आपली गाडी तर तो पाठव कारण तिचा साहेब अडकला नाही पाहिजे ना त्याचा लवकर झालं पाहिजे आता तिथून आमचं पाणी येत या निळवण्याच्या उद्घाटनाला आम्ही गेलो आमच्या दारा पुढे गाड्या सोळा गाडीत एका गरज आहे तर प्रत्येक जण म्हणजे आहो चारा आठवण झाली तुमची त्याने गाडी पाठवली नाही साहेब तिथं वाट पाहत बसते आणि ती सगळी पूजा झाल्यावर आम्ही वसंतरावला विचारायची वेळ आली प्रत्यक्ष की आता आम्ही परत कशावर जायचो कोणीच पणे की माझ्या गाडीत तुम्ही चला गजब झालायच काय म्हणत येताना साहेब माझ्या दारा पुढे गाड्या होत्या सोळा आणि आता मला कोणी म्हणेना हेच जेव्हा एक आमच्याच गावचे नाही नाही मी तुमची सोय करतो आता काही उपकार करता की का माझ्यावर सोय करतो तर आता करावीच लागेल कारण मी हरकत जवळ बोलतो तुमची काय मजा नाही की आता नाही करणार सोय अशा वेळेला दक्षिणा उद्घाटनाला जा काही जा पण यावेळा एक कायदा होतो हा सारो फोटो लिखतात <laughs> मुख्यमंत्र्यांच्या बरोबर असतात कधीतरी या तुम्ही नुसते प्रवचन नुसते ऐकू नका घरी इतर ठिकाणी लोक मुख्यमंत्र्यासमोर हात जोडून उभे असतात आणि त्याला हार घालतात माझ्या घरचे फोटो मुख्यमंत्री मला हार घातो आणि माझ्या समोर आम्ही राहतो तर त्यावेळेला मी महाराज असतो मला पैसे नाही मिळतील आमच्याच गावचा एक मंत्री त्याला आम्ही सल्ला जवडा नमस्कार करायला सांगितला म्हणजे बाबासाहेब तुम्ही आता मंत्री झाला तुम्ही नमस्कार करणार नाही मग तुमच्याकडे येण्याचा फायदा नाही मी साठ टाक रेन आम्ही त्या आहुजाला सांगितलं पैसे किती घे पण हा फोटो माझ्या पाहिजेच ते आबाहेब जे लोक चे माझ्यासमोर ते एखादा पांढरा लोड पडल्यासारखा पडला कोणीकडे <laughs> तोंड आहे तेही समजना कोणाकडे पाय ते समजना आणि ते फोटो विचित्र लोड पडल्यासारखा पडलाय बिलंदा ते बिलंद फोटो मध्ये चेहरा नाही आला पाहिजे आणि त्यानं तसा फोटो काढला म्हणजे काय काय चमत्कार होतात मग अशा वेळेला ब्राह्मण ब्राह्मणात नुकसानीत पडत नाही फायदाच होतो पण ते पुष्कळ त्याचा अनुभव यावा लागतो या वेळेला उद्घाटन करायचं असेल तर कात्रीच काम असेल तर चांदीच्या कात्र्या सांगतो आणि जर कवचाच काम असेल तर चांदीचा कटोरा चांदीचा कवचा त्याच्या हाताने ते चांदीच्या कवचा त्याच्यावर सिमेंट टाकायचं आणि ते कवचन कटोरा दोन्ही मी माझ्या पिशवीत टाकतो हा हो का दक्षिणा काय मोक देणार असे सोडून चार चांदीच्या कात्र्या तुम्हाला आमच्या घरी सापडतील आणि चार असे पटोरे सापडतील चार कवचे सापडतील चांदीचे हे दक्षिणा पुढे काय करायचं त्याला माहित नसते त्यानं ते कवचं उचलला की माझे हात पुढेच असतात याची कल्पना की यांच्या हातात दहा भागात असलं पाहिजे पुढचं मंदिर तसाच असेल असं काहीतरी चाललं असते असं सगळं अजब आहे आणि परिस्थिती समजली पाहिजे समंत्रक कार्यक्रम याच्यात मंत्राचा काही संबंध आहे तो का पण काय चाललंय चाललंय कारण ओरडा करता आला पाहिजे जाधव बघे सो पंडित अशी अशा वेळेला परिस्थिती याच्या हाताखाली पण ती चिकार होते निर्णाळे लोक निर्णाळ्या गोष्टी सांगत असत इंद्रासनावर मी बसलो आहे तर हे विष्णू शंकर देवी सूर्य हे माझ्या दर्शनाला काय येत नाही मग हे काय येत नाही म्हणून एक दूत पाठवण्यात आला कि तुम्हाला जगायचं असेल आमच्या दर्शनाला या न्या युद्ध लाई सामर्थ्य आहे त्या व्यासाला आणि युद्ध सुद्धा कोणते बाण कोणत्या जातीचे किती मारले कोणाला मारले कसे मारले असं वर्णन करतात ते टोले जण युद्ध झालं म्हणलं की एका वाक्यात संपत आहे संध्याकाळी पण सकाळी तसं नाही संपत वाच पाच लोकच्या श्लोक वाच कारण त्याने शंभर शंभर श्लोक लिहिले तर याच असत नाही आणि ते कुठे ना कुठे तरी एक वर्णन पूर्णात मग बाकीच्या ठिकाणी त्याच पर्यवसन काय होत असत पर्यवसन होत सगळ्या देवांचा पराजय या वेळेला भगवान शंकराकडे सगळे देव शरण जातात कारण तो शंकराच्या कृपा प्रसादानी मोठा झालेला असतो शंकर म्हणतात शक्यतो येणार नाही पण येणारच नाही आमच्या लोकात असं मात्र समजू नका तो पर्यंत खुशाल पण आज आता काय करावं लागेल ते वेळच्या वेळा पाहून घेऊ काही वेळानंतर एक दूत येतो पनुरोप देतो त्यावेळेचा दे अहंकार जागा असतो आणि हे सांगतात अरे आमच्याच वरदानाने मोठा झाला दैत्यराज असतात कशाचं वरदान आमी दहा हजार वर्ष आराचे के काळज केले तपश्चर्या केली न खाता पिता बसलो तेव्हा तू आम्हाला वरदान दिलं तू काही बऱ्यानं दिलं जर तपोहीन आहे राज्य तपोहीन असणारा मी मला तू राज्य दिलास असतस तर तुझी किंमत मानली असती परंतु आम्ही तप केल्यानंतर त्या तपाचं फळ त्याब लागतं हे जर शास्त्राने ठरवलंय आणि त्याला जर तुम्ही लोक जबाबदार आहात तर तुम्ही आमच्यावर काय उच्चार म्हणून शंकराच्या गळ्यात अनुष्य घालून एखादा पशुवालीकडे ओढतात तसा त्यांनी ओढला आणि त्या शंकराच्या अनोठी हात लावून विचारलं काय विशेष काय दिलं आता आमचं वैशिष्ट्य पहा काय काय विचित्र दैत्य आमचं शासन तुमच्यावर हे लक्षात ठेवून कुठेही भटका आप आपले स्थान सोडून द्या आणि कुठेही निर्वासित होऊन जा कोणत्याही दैत्यावर कोणतंही आक्रमण आलं की दैत्य निर्वासित होतात भारतात येतात कोणीही देवावर कुठेही आक्रमण झालं तर देव निर्वासित होतात भारतात येतात भारतावर आक्रमण झालं की भारताला निर्वासित होऊन कुठं जाता येत नाही त्याला कोणी आश्रय देत नाही आपण मात्र सगळ्यांना आश्रय पोथी आजपर्यंत देतो त्यालाही लाभ निर्वासित झाला की इकडे पाच करून आणि अद्याप पर्यंत आपण पाच पैसे या एसटीचे भरतो जास्त दलाई लाभाचा टॅक्स आणखी चालू आहे या मुंबईमध्ये पाच पैसे दलाई लामाचा जो खर्च झालाय तो भरून निघाला नाही म्हणून पाच पैसे प्रत्येक तिकिटावर दलाई लाभा करतात देवा करता धर्मा करता तर कोणी खर्च करतो पण दलाई लाभा करता आपण खर्च करतो आत्ता करतो हे रोज मुंबईला पाहायला मिळत तुम्हाला असे सगळे निर्वासित झाले की भारतात येतात आणि भारतीय निर्वासित झाला की कोणी त्याला आश्रय देत नाही हे पोथी पासून आतापर्यंत सारखे मत्सरासुराच राज्य सुरू झालं सगळीकडे मत्सरासुर करतो आहे सगळ्या मोठमोठ्या कोणत्याही दैत्याचं राज्य सुरू झालं एक ठरलेला नियम सगळ्यांनी पुढे पाहिला स्त्री मांस मधिरा सक्ता सुंदर बाई आहे म्हटलं की ती आपलीच ती सुंदर आहे ना मग ती आपली असलीच पाहिजे करता का त्यामुळं प्रत्येक जण मांस खात राहिला दारू पित राहिला आणि कुठलीही सुंदर स्त्री आपली म्हणत राहिला सगळे धैत्य एकाच रस्त्याने गेले दुसरा आपल्या धाकामध्ये तुम्ही राहावी म्हणून सर्व प्रथम ब्राह्मणावर गणधान करत कारण समाजाला उत्पुल्ल ब्राह्मण करतात त्याच्यामुळे ब्राह्मण मातीत घ्यायला आधी ही पाहिजे आज्ञा मग दैत्य कुठलाही असो आणि पोथी कोणती असो देव कोणताही असो त्याचा पण हे आज्ञा सगळ्या पोथित्ञासारख्या आधी ब्राह्मण नष्ट करा म्हणून वशिष्ठ विश्वामित्र जगत यांच्या आश्रमावर धाडी पडतात मंदिरात फोडा स्त्रिया भ्रष्ट करा देव सगळे पडून तडून जिकडे फेकता येतील तिकडे पेका, पायऱ्याला लावताला लावा संडासला संडासला सगळ्या दैत्यांनी चालवलं मुसलमानापर्यंत याच्यात काक पडणार आहे सगळ्यांचे रस्ते एकच आणि अशा तंत्रामध्ये याची राजवट चालू झाली परंतु कोण्याही दैत्याच्या राज्यात दुष्काळ जन्मात पडला नाही निसर्गावर त्यांचं वजन होत कधी आगवून तापलं नाही दुष्काळ पडला नाही अन्न अन्न करून पळत येत होत असे या दैत्यांचे विचित्र वर्णन आहे म्हणजे निसर्ग आत्मसात करायचा आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं हा मानवाचा उत्कृष्ट प्रकार म्हणजे दैत्य आणि त्याच साम्राज्यू हळूहळू आपण तिकडेच चाललं झाडाची उंची कशी कमी करता येईल त्याला निर्न्या जातीचे एकदाच फळ कसे लावता येतील निर्नळे पुर एकाच झाडाला निर्माण करता असे अनेक प्रयोग सध्या चालू आहेत आता सध्या देव आपल्या जागी स्वस्त आहेत दैत्य आपल्या जागी स्वस्त आहेत स्वस्त मानव नाही मानव उप करतोय आज अमूक बाब शोधा उद्या शोधा आज अमुक ग्रहावर जा परवाचा प्रदूषण वाढलं की सर्ग आत्मसात करण्यात वगैरे वगैरे वेळ चाललाय चाललाय या मच्छ्याला वेळेला हेच काही फरक पडला नाही सगळे दैन निर्वासित झाले आहेत भारतामध्ये आले येथे गंगा यमुना गोदावरीच पाणी पिलं की स्वराज्याचा मंत्र आपोआप मनामध्ये धर्मेच्या परबडत नाही गुलाबीत राहण सगळे देव विचार करतात काय करायला पाहिजे अशा वेळेला एक योगीराज त्यांना भेटत भारतातला कोणताही योगी फार पराकुटीला असतो आणि देव त्याला शरण जातात माणूस असो कारण तो देवापेक्षा अधिकाराने मोठा असतो त्यांचं नाव होत भगवान दत्तात्रे ते या देवांना भेटले आणि देवांनी आपली अडचण सांगितल्यावर दत्त महाराज म्हणतात आधी तुम्ही स्वतःला जिंक बाहेरच्या मत्सरासुराचा काय विचार करता तुम्ही स्वतःचा मत्सर जोपर्यंत जिंकू शकत नाही तो तो विजय विजय एक सम्राट अनेक संपूर्ण जिंकली परंतु ज्यादा स्वतः जिंक अगले योगी देवापेक्षा श्रेष्ठ करोटो दे मूर्तिया तैयार असे आज पाहायला मिळतात असे दत्त महाराज योगीराज श्रोमणी जरी विष्णूचे अवतार तरी प्रत्यक्ष वैकुंठनाथ विष्णू या योगीराजाला प्रश्न करतात की याच्यातून मार्ग काय आहे कारण त्यावेळेला त्यांच्या डोक्यात एकच देवबळ आणि त्या वैकुंठाचाच विचार पण यांच्या डोक्यात मानव दानव देव सगळे सुरक्षित राहावेत असा आज विचार म्हणून भारताची विचारधारा अद्भूत आहे सर्वना आहे अमुक एका कोणा पंथाबद्दल इतक्याच पंथ सुरक्षित राहावा असं आपण म्हणत नाही अमुक एक जात सुरक्षित राहावी असं आपण म्हणत नाही अमुक एक कार्यक्रम सुरक्षित चालावा असं आपण म्हणत नाही सर्वे जितके प्राणी आहे ते उदात्त मागणी हिंदू धर्म प्रमाण दत्त महाराज तुम्हें आधी स्वतंका मत्सर जिंकता <coughs> अशी दत्त महाराजांनी प्रेरणा केल्यानंतर सगळ्या जणांनी दत्ताच्या आज्ञेप्रमाणे आपत्वाप्रमाणे काय अन्न करता येईल ते करळ असतो प्रवासात असलं म्हणजे अनेक निराळ असतो घरी असलो म्हणजे अनेक निराळं असत बाहेर असलं म्हणजे अनेक निराळं असत समाजात असलं म्हणजे अनेक निराळ असत त्या परिस्थितीनुसार ठरवायचं आणि त्या परिस्थितीच्या बरोबर ते आम्ही बसलो पाहिजे नाही म्हणे माझ्या पाच माला जपायचा नियम आहे पण तोपर्यंत गाडी चालली तर तुझ्या पाच माळा झाल्या नागपे सुटेल का म्हणजे तू आधी त्याच्या जप करून हे पाच करायचे असतील तर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी तिथे हजर राहिलो पाहिजे नाही म्हणे माझ्या दहा माळा झाल्याशिवाय मी कार्यक्रमात पण तोपर्यंत तिथं संपडला म्हणजे म्हणून प्रत्येक गोष्टीचा तारतम्याने विचार करून कार्यक्रम ठेव आणि त्याला एकता कार्यक्रम बोलणं याला करायचं असलं म्हणजे रोजच छोट करावं असा नियम असतो म्हणून विशेष अन्निकाच्या दिवशी रोजचा आणि कमी करा आणि त्या विशेष वेळ द्यावा या तंत्र्याप्रमाणे दत्त महाराजांनी उपदेश केला आणि या उपदेशाप्रमाणे देव वागले भगवान वक्र आणि प्रगट झाले जन्म झालेला आणि किती दिवस राहिले असंही बरोबर नाही कार्य झाले कि कार्य झाले की तो अंतर्दान झाला कार्य होता त्यावेळा प्रगट झाला म्हणून या प्रत्येक आठ जणांच्या प्रगट होण्याच्या दिवसाचं वर्णन आहे हे बहुसंख्य भाद्रपक्ष चतुर्थीला मध्यान काली प्रगट झाले यांच्या मूर्ती पुढे कालांतरा जेव्हा काही देवानी ऋषी मांडल्या त्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्न कालावर मांडल्या त्या त्या क्षेत्रामध्ये भाद्रपद शोध मध्यान्नाचा उत्सव करण्याची परंपरा चालली तिथे ते नेहमी करता राहतात असं प्रत्येक चरित्रामध्ये वर्णन असत आता तुम्ही मनाल गणपतीचे क्षेत्र जरीका म्हणत तर विष्णू शंकर देवी सूर्य सगळ्या ठिकाणी मात्रपदीला मध्यान काय का। तर तुम्हाला विष्णू शंकर म्हणजे आपल्यासारखे माणसं वाटले का तुम्ही आधी विष्णू शंकर काय आहे हे जाणून घेतलंय का यांचे स्वरूप तुम्हाला कळले का हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत अवघड मोरगावला ते असतात राणे गावलाय असतात एकदम कसा जात तुझ्यासारखी पळापळ -पड़ करतात का हे देव हे चालत दिलं असतात का काही नाही हे कळत नसते तोपर्यंत काय बांधव होतो आमच्या इथे कालिका खंडा नावाचं एक चरित्र आहे आमच्या क्षेत्राचं वर्णन मी माहूरचं राहणार माहूरला रेणुका देवी नावाची देवी तिचा मी पुजारी ती परशुरामाची आहे ती जगदग्नी महाराजांची बायक आणि परशुरामाची आहे तिचा मी पुजारी आहे आमच्या इथे दत्त महाराजांचं जन्मस्थान आहे दत्त माहूरला आणि दत्तांचे तीन स्थान माऊरला निद्रास्थान आहे विश्रांती स्थान हे जन्मस्थान आहे दत्त रोज रेणुका देवीच्या दर्शनाला येतात असं वर्णन आहे हो आता तिथलाच मी पुजारी असल्यामुळं सहा वर्ष मी त्या देवळातच राहत असल्यामुळं सर्व सर्वे अधिकार आमच्या हातात आम्ही त्या चांदीच्या दारास आमचं टाकायचं दत्त महाराज जर आले आणि तिसले जरी नाही तरी अंगवंत जातील वार काहीतरी जाईल म्हणून आम्ही तिथे झोपायच एक दिवस आम्ही वाचता वाचता एक श्रीमद भागवताचा महाअंका वाचला आणि त्याच्या जा चौसष्ट आपण कसे करतात याच वर्णन श्रीविग्रह के सामने सोनापण स्थळांतरण जातो आणि ती राजा राजेश्वरी राहिलो कि सुंदरी माझ्या समोर बसली असेल मी आपल्या दैत्यासारखा मुक्का सारखा इकडे तिकडे लोळत असेल अंगावरचे कपडे आस्ताभ्यस्त झाले असतील आई साहेब बनत असतील मनुष्य की जनावर आहे काय आहे असं माझ्यासमोर काल होतो प्रसन्न तर होतच नसेल पण चिडत असे आणि दत्त महाराज आपली ते टेकडी सोडून इतक्या लांब येतात कशाला दत्त दर्शनाला येता येतात म्हणजे तिथेच ती अपेक्षा करतात कि ती श्रीभवान ऐका ती जगत मला दिसो की दत्ताला ती तिथल्या दिसत असत दत्त इथे येतात कशाला येतच नाही तर आपल्या अंगवून जाणार काय आणि वारा आपल्याला लागणार कशाची असते तर मी प्रवचना मग मला प्रवचन करायचं काय काम पडलं असते म्हणजे आपल्याला कळतच नाही आपण आणखी काय करतो हेच कळत नाही इथं आहे वांद असे विष्णू शंकर देवी सूर्य जे दर्शन घेतात ते जिथे कुठे तिथे त्या प्रभूचं स्मरण करतात ते तिथे केलं म्हणजे विश्वात जितके गणेश क्षेत्र आहेत त्या सगळ्या गणेश क्षेत्रामध्ये जितके काही पंचमहाभूत फिरत ते हेच पाच जण आहेत हे पृथ्वी आप तेज बाजू आकाश हे पाच पंचमहाभूत प्रत्येक क्षेत्रात आहे याला ब्रह्मा विष्णू महेश्वर शक्ती सूर्य म्हणायचे आणि हे काय असत आणि ते भाद्रपतीला मध्यान्नाला तिथं असलंच पाहिजे त्याच्यामध्ये चमत्कार काय म्हणून कोणत्याही स्तोत्रात कोणत्याही पोथीत जर लिहिलं असेल की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्न खाली सगळे देव मोरगावला असतात रांजाडगावला असतात सिद्ध टेकला असतात तर काही चूक आहे म्हणून समजायची कारण नाही तुका ऐक असतात पण ते आणि ते काया भाद्रपात हो तेव्हा प्रभूचा जन्म होतो आपण केलेला त्याला जन्म म्हणत नाही एकदा आम्ही शुद्ध टेकला गेला हे साक्ष आहे तिथले चालक आम्ही आम्हाला सांगितलं यंदाचा उत्सव हा छोटा टाकला वाटलं काही प्रयत्न झाला असेल काही मदुराचं पारायण झालं असेल काही गणेश पुराणाचं पारायण झालं असेल तुम्ही काय झालं नाही म्हणजे लायटिंग झालं <laughs> लायटिंग म्हणजे लायटिंग म्हणजे उत्सव आहे नाही म्हणजे मग वाचवता खूप लागलं पण उत्सव झाला पण काय मजा आहे तिकडून आलं इकडे चाललं काय करतोय बाहेरच कोणी तयार नाही जो कोणी प्रामाणिकपणे चुपचाप जिथे कुठे उभा असेल तिथून त्यांनी नुसतं त्या क्षणी गजा घेऊन म्हटलं की झालं कारण इथे साधारणत पस्तीस वर्षात या चाळीस वर्षात पस्तीस वर्ष तर आम्ही इथे द्वारयात्रा करतच होतो त्याच्यामध्ये बहुसंख्यक द्वारयात्रा माघात झाल्या एक फक्त भाद्रपदीला झाले बाकी सगळ्या माघात झाल्या तेवीस माघात झाल्या आणि चोवीस आम्ही एक भाद्रपदीची झाली चोवीस द्वारयात्रा इथे झाल्या द्वारयात्रेत प्रत्येक वर्षी माघी चतुर्थीला दुपारी बारा वाजता आम्ही त्या सूर्य मंडळात इथे राहायचो मोक्षद्वारा आणि तिथूनच मागे झुक्ला चतुर्थी साक्षात अंगारे मध्य तिथून आम्ही आपलो इथे गुलाब आणि फुलं तिथून उधळायचे इथे आमच्या मोरडावर येऊन देवावर पडत असले पाहिजेत आम्ही मागवून कसे तरी रडत पडत यायच फोर्ड काढत स्नान करायचं हा हो करत दोन वाजेपर्यंत मचा जायचं आणि मग त्याच्या पुढे आमचे सचिद घरचिंत देवळाच्या हे असे आमचे वर्षो कार्यक्रम झाले ते वर्षो म्हणजे त्या बारा वाजता इथे राहिलंच पाहिजे असं इथे राहून जर देवळात गेलाच नाही तर तरी शानपणा नाही आणि देवळात जाताना उगीच चार माणसं चार पोरं तोडवले गेला बारा वाजता देवळात पाहिजे असा त्याचा अर्थ नाही दार कमी आम्हीच पाहिजे आणि तशीच उपासना झाली पाहिजे ज्याला उपासना म्हणत असतात अशा तंत्रात जे कोणी वागतात ते कृतार्थ होतात असं दत्त महाराज त्या देवाला सांगतात भगवान वक्रतृंड प्रकट झाले या मत्सरासुराबरोबर मोठा संग्राम झाला आणि मत्सरासुराने गुरु शुक्राचार्याला एक प्रश्न केला हे प्रश्न फार मोठ प्रश्न की महाराज जर तो परब्रम्ह त्याला नाव कसं चाललं परब्रह्माला नाव असतं का त्याला रूप असतं त्याला आकार विचार असतो का जर आहे याला वक्रतुंड नाव आहे हा चतुर्भूज आहे हा सिंह बसलेला आहे म्हणून ऐकलाय माझ्या सगळ्या सीएडीने मला असंच वर्णन सांगितलंय आमचे गुप्तचर असं बोलतात होणारच असच बोलतात मग याच्या आकार माझा मृत्यू बजावला कारण मला तर भरणार नाही की ज्याला कुणाला नामरूप बघू आकार विचार असं ते खास म्हणतात काय शुक्राचार्य म्हणतात राजा त्याला नामवरूप वधुळे आकार उठा काय आत्ता लोक जरा सध्यावर